निधर स्वामीकृत श्री राम विजय अध्याय अठरावा चला शोधुया श्रीरा जानकी वाली मरुण पड़ला राजधानी किश्किंद मोटी गड़गड़ो रही वाली की पत्नी तारा अपला मुलगा अंगदे आतिशय शोक करू लगती ती रामाला म्हणाली महाराज आपण हे काय केलं माझ्या पतीला आपण कशासाठी मारलं आता आपण मलाही एक बाण मारा नाही तर मला पतीबरोबर सती जाऊ द्या राम म्हणाला झाली गोष्ट होऊन गेली तू आता शोक करू नको तू व तुझा पुत्र अंगद यांचा सुग्रीव सन्मानाने सांभाळ करेन वालीची उत्तरक्रिया रामाने सुग्रीवाकडून यथास करला तारा तू आता सुग्रीवाशी विवाह कर सुग्रीव तू तारेचा ता स्वीकारत आणि अंगदाला युवराजपद दे सुग्रीवाला राज्याभिषेक झाला तारेने सुग्रीवाला माळ घातली सुग्रीवाने अंगदाला युवराज केले अशा प्रकारे रामाने मानर राज्यांची व्यवस्था लावली सुग्रीव रांदे आग्रह करू लगलाम मी वनवासत राजधानी तू पाया चार महीने राज्यकारभारा घड़ी बसव लक्ष्मण मी एच ऋषमुख पर्वता रहो पावस चार महीने संपले तुम्हें सर्व सीते शोधा प्रयत्न सुरू करा सारे जन किश्किे ग राम आणि लक्ष्मण दोघेही ऋष्यमुख पर्वताच्या गिरी कंदरात राहू लागले लक्ष्मण सुग्रीवाला मधूनमधून भेटत असे पावसाळा संपला राम लक्ष्मणांना वाटले सुग्रीव आपणहून सीता शोधात येईल परंतु सुग्रीव राज्यपद मिळताच वैभव प्राप्त होताच त्यात गुंगून गेला तारा रुमा यांच्या सहवासात सुखाने राहू लागला राम लक्ष्मणाला ला, म्हणाला सुरदेवाला सांग वचनाप्रमाणे सीतेचा शोध घ्यायला मदत कर नाही तर वालीला मारल्यावर माझ्या भात्यातील बाण संपले नाही तो बाण परत माझ्या भात्यात आला आहे जर तू वचन पाळले नाही तर ज्या मार्गाने वाली गेला त्याच मार्गाने तुला जावे लागेल लक्ष्मण धनुष्य बाण सज्ज करून सुग्रीवाला धाक घालण्यासाठी निघाला मारुती थेट सुग्रीवाकडे गेला तू त्याला सांगू लागला वनास रामाला एकटा सोडून तू इथे राज्यभोगात बुडून गेला रा, रामाला दिलेले वचन विसरलास का सत्तेमुळे दिलेल्या वचनाचा विसर पडलेला सुग्रीव जागृत झाला आणि लक्ष्मणाला म्हणाला क्षणभरही विलंब न करता आम्ही वानर सैन्य दमवतो दिशांना वानर जातील सीतेचा शोध घेतील असे बोलून सुग्रीवाने लक्ष्मणाचा राग शांत केला लक्ष्मणाने सुग्रीवाला क्षमा केली सुग्रीवाने वानर राज्यात चारही दिशांना आपले दूध पाठवले वानर सैन्य जमा झाले पद पद्म इतकी सैन्यसंख्या झाली सुग्रीवाने सर्व वानरांना सांगितले मी तुम्हा सर्वांना आज्ञा देतो की राम सीता यांची भेट घडल्याशिवाय कोणीही घरी जाऊ नये सर्व वानरांनी एकदम भुभुकार करण्यास सुरुवात केली ते चालू लागले तेव्हा धरणीकंप पाहू लागले वानरांच्या प्रमुखांनी आपापल्या टोळ्या तयार केल्या वानरांचे बळ इतके वाढले तिके किश्किंदा नगरी पार पालटून गेली अग्नित वानरांनी सीतेच्या शोधाचा ठाम था निश्चय केला रामाने सुग्रीवाकडे चिंता व्यक्त केली सुग्रीवा एवढ्या मोठ्या सैन्याला अन्न वस्त्र मी कसे पुरवडा सुग्रीव सांगू लागला रघुनाथा फळे कंदमुळे हाच आहार हे पण मिळाले नाही तर वानर वारा पुरून राहतात आणि त्यानेच तृप्त होता वानरांच्या सहवासाने रामाला स्वतःच्या दुःखाचा विसर पडला वानरांच्या चा, सैन्याच्या चार तुकड्या करण्यात आल्या काहीना पूर्वेला पाठवले काहींना पश्चिमेला धाडले थोडे वानर उत्तरेला सुद्धा गेले आणि अंगदाने स्वतःच्या नेतृत्वाखाली एक तुकडी जमवली त्यात नळ नीळ जांबुवंत ऋषभ हनुमंत असे एकापेक्षा एक बलवान विहीर होते सर्वजण दक्षिण दिशेस जाण्यास निघाले मारुतीला रामाची आठवण झाली आणि तो अंगदाला थांबून रामाकडे आला रामचरणी लागून म्हणाला रघुनंदना आम्ही वानर आणि देवी कशी ओळखावी तिच्या काही खुणा सांगा राम म्हणाले हनुमंता तू अत्यंत बुद्धिमान आहे मी तुला सीतेचे काय वर्णन सांगू मी आणि ती दोघे एकरूपच आहोत ती अत्यंत तेजस्वी आहे तिच्या मुखात सतत माधेच नाव आहे एवढेच काय पण तिच्या सहवासाने दगड वृक्षसुधार रामराम म्हणत असतील तिच्या भौतालिक कस्तुरीचा सुगंध दरवळत असतो मारुती म्हणाला महाराज मी तुमचाच दास आहे याची सीतामाईला खात्री व्हावी म्हणून तुझी एखादी वस्तू द्या मारुतीच्या बोलण्याने राम प्रसन्न झाले ते म्हणाले अंजनी सुता ही माझी मुद्रिका आहे ही स्थितीला दे म्हणजे तिची तुझ्याबद्दल खात्री पटेल मारुतीने रामचरणी साष्टात नमस्कार घातला आणि प्रभूंचे दर्शन घेतले रामाने मारुतीला हृदयाशी सर विचारले तू परत कधी येशील रे तेव्हा मारुती म्हणाला महाराज एक महिन्याच्या आत देवींचे दर्शन घेऊन येतो मुद्रिका घेऊन मारुतीने एक उड्डाण केले आणि तो वानर सैन्यात सामील झाला सरम व वानर रामस्मरण करून दक्षिण दिशेने उड्डाण करू लागले राम लक्ष्मण तिकडे आशापूर्ण दुरुण दृष्टीने दुरुण पाहत होते वानर सागर तिथी पोचले वानर सैन्य दक्षिण दिशेला सीतेच्या जा शोधात जात होते वाटेत अनेक अडचणी येऊ हो लागल्या त्यांना एक शापित वन लागले त्या वनात आल्याबरोबर वानर सैन्यांची गती मंदावली ते पटापट खाली पडू लागले तेथेपूर्वी ते दंडकृषी राहत होते त्यांना एक मुलगा होता तो 18 वर्षाचा तरुण असताना एका वनदेवतेने त्याला खाऊन टाकले तेव्हा अत्यंत रागावलेल्या दंडक ऋषीने त्या वनाला शाप दिला जो कोणी प्राणी इकडे येईल तो तात्काळ मृत्यू पावेल परंतु वानर सैन्य रामस्मरण करीत होते म्हणूनच ते त्या वनातून सुखरूप बाहेर पडले दंडक दंडकृषींचा मुलगाच नंतर भयंकर राक्षस होऊन सर्व प्राण्यांना खात असे त्या भयंकर राक्षसाला अंगदाने आपल्या पायात धरून घराघरा फेरवले आणि भूमीवर आपटले त्याच्या शरीराचा चक्का चूर झाला तो मुलगा मुक्त होऊन वडिलांच्या भेटीला गेला वानरांमधील संकट टळले ते पुढे चालू लागले पुढे वानरांना काही खायला मिळेना पाणी मिळेना उजाळे डोंगर वानर भुकेने व्याकुळ झाले होते त्यांना एक आशेचा किरण दिसला एका गुहेतून पक्षी फळे आणताना दिसले मारुती पुढे झाला आणि त्या विवरातून आत जाऊ लागला मागे सगळे वानर सेने विवरात वानरांना श्वास घेता येत नव्हता काही वानर मूर्ची होऊन पडले थोडे पुढे जातात त्यांना विवरांचे भार दिसले ते तेथून बाहेर पडतात फळाफुलांनी नटलेले एक वन दिसले अतिशय क्षीण झाल्यामुळे सर्व वानर आश्चर्य करीत तेवढ्यात तेथे ते ते सुप्रभा नावाची अपसर आली मारुतीने तिला विचारले येथे स्वर्गाप्रमाणे अतिशय सुंदर सृष्टी कोणी निर्माण केली सुप्रभा मारुतीला म्हणाली पूर्वी येथे मयासूर नावाचा दैत्य होता त्याने तपश्चर्या करून ब्रम्हदेव प्रसन्न करून घेतला ब्रह्मदेवाने मयासुरासाठी हे स्थान निर्माण केले मयासुराला ब्रह्मदेवाने वर दिला की या विवरातून तू बाहेर पडला तर तुला मृत्यू मयासूर हा अत्यंत पाफे करू लागला त्याचा देवाने पण त्रास होऊ लागला तेव्हा इंद्राने ब्रह्मदेवाची स्तुती करून हेमा ही अप्सरी अप्सरा निर्माण केली तिने मयासुराला वेवरा वेवराबाहेर काढून त्याचा मृत्यू घडवला हेमा अप्सरेसाठी ब्रम्हदेवाने ही सृष्टी निर्माण केली मी येथील राखणदार आहे हेमा सत्यलोखी जाताना मला सांगून गेली की येथे वानरगण येतील तू त्यांना मदत कर हनुमंतांनी वेवरातून बाहेर पडण्याचा मार्ग विचारला सुप्रभेने वानराने फळे खायला गेली पाणी प्यायला गेले मग सर्वांना डोळे मिटण्यास सांगितले आणि एका क्षणात सर्वांना समुद्र तिरे आणले सुप्रभा अदृश्य झाली असा हा एकच श्री हनुमान आता वानरांपुढे दुसरे संकट उभे राहिले समुद्र ओलांडणार कसा सीतेचा शोध लागण्याचे काहीच चिन्ह दिसेना सगळे वानर सैन्य हातात आले संपातीने वानर सैन्यावर घेप घेतली सगळे वानर, वानर, वानर एकमेकात चर्चा करू लागले हा जटायूसारखाच दिसतो सहजासहजी मृत्यू असलेला पाहून वानरगण आनंदाने रामनामाचा घोष करू लागले रामनामाने त्यांच्यावरील संकट दूर झाले संपाती वानराना विचारू लागला रामराया कोठे आहे माझा भाऊ तेथेच असतो तुमच्या मुखातून राम नाही रामनाम ऐकून माझ्या पंखात शक्ती आली वानरांनी जटायूचा वध झाल्याचे सांगितले रामाने त्याची उत्तर केल्याचे सांगितले जटायूच्या मृत्यूने संपातीला अतिशय दुःख झाले तो सांगू लागला मी आणि जटायू सूर्यमंडळ पाहण्यासाठी झेप घेतली जटायू माझ्या पंखाच्या सावलीत होता म्हणून वाचला पण माझे पंख मात्र जळाले सूर्याने मला हुशाप दिला तुला राम रामदूतांचे दर्शन घडले की तुझ्या पंखात चैतन्य येईल माझ्या पंखात तुमच्या दर्शनाने चैतन्य निर्माण झाले संपातीने ज्ञानचक्षूच्या सायाने सीतादेवीचा ठाव ठिकाणी सांगितला समुद्रापलीकडे लंकानगरी आहे हा समुद्र शंभर योजने लांब आहे लंकानगरीत सीता रामविराने शोकमग्न झाली आहे या समुद्रात प्रचंड पर्वतगुप्त झाला आहे तिथे कृष्ण सर्प आहे त्यांच्यापुढे कोणाचेच काही चालणार नाही जो आकाश मार्गाने जाईल तोच हा समुद्र ओलांडू शकेल तुम्ही आकाशमार्गाने लंकेत जा सगळे वानर सागरतीरावर बसून विचार करू लागले शंभरी योजने एका दमास कोण उडू शकेल मारुतीचे रामनामे ध्यान लागले होते सर्वांनी मारुतीची प्रार्थना केली मारुती, मारुती तूच आमच्यात सर्वश्रेष्ठ आहे तू जन्मताच फळ म्हणून सूर्याला पकडायला गेला तुझा पराक्रम अपूर्व आहे तूच लंके लंकेपर्यंत उड्डाण करू शकशील मारुतीने ते मान्य केले त्याने सर्व वाहनांना शिखरे शिळा वृक्ष यांच्या आश्रयाने बसण्यास सांगितले त्याने महेंद्र पर्वतावरून लंकेकडे उड्डाण केले सारे वानर आश्चर्यचकित होऊन हनुमंताच्या उड्डाणाकडे पाहत होते समुद्रातील पाणी वेगाने उडाले हनुमंत लंकेकडे गेला तो हळूहळू दिसेना सजला येथे किशकिंदा कांड समाप्त झाले